अगो उड़्ण उड़्ण नाद बाजा कोणा गोबा बागा आपल्या दारावाशी येते उमराचा पाणी कोण आता दिसतो बागा आपल्या दारावाशी येते उमराचा पाणी कोण आता दिसत अगो बाजो बागी पोरी कशी ना बाजूचा पोरी तिला डोला मारो बाजू पोरी कशी ना डोला मारते कालो मिराची उमराची डांगली गावांची पुलटेंगली कशी नामराची पुलटेंगली कशी नवीन नवीन नवरिहिला भक्ती न कौरी मात्र बीए तिन्ही अगुना न गोपोरी नवीन नवीनिहिला भक्ती नकरी मात्र बीए तिन्नी पोर विदमतीन